वाल्मिकांड सर्ग एकोणस त्याची उदक क्रिया करून ते दोघे राघव निघाले सीतेचा वनात शोध घेत ते पश्चिम दिशेकडे गेले हातात धनुष्य बाण खडग घेऊन ते नैऋत्य दिशेला बळून पायाखाली नसलेला मार्ग लागले त्या जनस्थानापासून तीन कोस जाऊन त्या महा ओजस्वी राघवाने निबिड अशा क्रोमच्या रण्यास प्रवेश केला अतिशय घनदाट सगळीकडे हर्षवाटावासे नाना वर्णांच्या शुभ फुलाने हरणाने पक्ष्यांच्या थव्याने युक्त असे ते अरण्य होते वैदहीला पाहण्याच्या इराद्याने त्यांनी ते, ते वन धुंडाळले सीताहरणाचे दुःख होऊन मध्ये ते थांबत होते तेथून पूर्वेकडे तीन कोस जाऊन त्या भावाने क्रौचारण्य पुढे मतंगाश्रम होता ते घोर मोठमोठे पशु आणि पक्षी पुष्कळ असलेले नाना प्रकारच्या वृक्षांनी गजबजलेले आणि दाट झाडी असलेले असे वन होते त्या पर्वतावरून दशरथ पुत्रांना दरी दिसली ती पाताळासारखी खोल अंधाराने नित्य झाकलेली होती त्या दरीच्या जवळपास ते दोघे नरव्याघ्र बसले असताना त्यांना प्रचंड आकाराची विद्रुप तोंडाची एक राक्षसही दिसली गरीब प्राण्याने भयभीत करणारी बिबत्स भयंकर दिसणारी मोठ्या पोटाची तीक्ष्ण सोयांची विक्राळ खरखरीत कातडीची अशी ती होती मोठमोठ्या मृगांना खाणारी प्रचंड देहाची केस मोकळे सोडलेली अशा त्या राक्षसीला राम लक्ष्मण भावाने पाहिले तिच्या दोघा वीरांच्या जवळ जाऊन पोहोचली आणि वडील भावाच्या पुढे जाऊन चल आपण रंगूया असे म्हणून लक्ष्मणाला झळमली लक्ष्मणाला मिठी मारून ती त्याला म्हणाली माझे नाव आयोमुखी तू मला प्रिय झालायस हा तुझा लाभ आहे नाथा पर्वतांच्या कडे कपारीच्या वाळवंटातीर्घ आयुष्यभर तू माझ्याशी रममान होशील असे तिने म्हणतात क्रुध्द झालेल्या लक्ष्मणाने खडग उतरून तिचे नाग कान आणि स्तन कापून टाकले कान नाग तोडताच भाया। तिचे तिने भयंकर किंकाळी फोडली आणि आली तशी ती भयंकर रूपाची राक्षसी पळाली दाट अरण्यात गेल्यानंतर वेगाने त्या गहन अरण्यात ते शत्रुनाशक भ्राते राम आणि लक्ष्मण गेले पण महा तेजस्वी सत्यवान शीरवान, पवित्र मनाचा लक्ष्मण हात जोडून तेजाने झळा भावाला म्हणाला माझा बाहू फारच स्फुरण पावत माझे मन उद्विग्न झाले बहुतेक सर्व चिन्हे अनिष्टच मला दिसत आहेत म्हणून आर्या तू सज्ज राहा मी सांगतो तसे करण ही मला होणारी चिन्हे तत्काळ भय आहे असे सांगतय हा वंचुलक नावाचा महाभयंकर पक्षी युद्धात आमचाच विजय होईल असे जणू सांगत आहे असे ते वेगाने त्या वनात घेत असताना प्रचंड आवाज जणू ते वन फोडून टाकेल असा झाला झंझा वाताने ते दाट वन पराकाष्ठेने भरून टाकावे असा त्या वनात आवाज झाला आणि त्या आवाजाने जणू ते वन भरून टाकले हा आवाज कोठून येत हे धाकट्या भावासह हो पाहणाऱ्या खडगधारी रामाला प्रचंड छातीचा एक अतिझिप्पाट राक्षस दिसला तो राक्षस आपल्या पुढेच ठाकलेला त्या दोघांना आढळला तो अति वाढलेला मानेपासून वर डोकेच नसलेला केवळ झड आणि पोटात तोंड असलेला असा राक्षस होता धारदार आणि टोकदार केसांनी तो एखाद्या महापर्वतासारखा वर उचललेला होता तो काळ्या मेघासारख्या वर्णाचा भयंकर मेघाच्या गडगडाटासारखा आवाज करणारा होता त्याच्या कपाळावर अग्नीच्या ज्वालेसारखा झळाळणारा पिंगट रंगाचा खूप लांब रचक मोठा डोळा होता तो भयंकर, भयंकर पक्षी यांना तो खात होता आपले दोन्ही योजनभर लांबीचे हात तो इकडे तिकडे टाकीत होता आपल्या हाताने तो विविध असवले पक्ष्यांचे समूह आणि हरणे यांना पकडून ओढून घेत होता अनेक हरणात होता ते दोघे आले असताना त्यांचा मार्ग अडवून अतिशय प्रचंड भयंकर अवाढव्य अशा भूजाने वेढणाऱ्या कबंधाला अतिभयंकर दिसणाऱ्या झळाच्या स्वरूपात त्यांनी पाहिले त्या महाबाहूने आपल्या प्रचंड भूजा लांब करून त्या दोघा राघवाना जोराने गच्चा उवळून पकडून धरले त्या दोघांच्याही हाती खडग होते धनुषे घट्ट धरलेली होती ते दोघेही तीक्ष्ण तेज असणारे आणि बलदंड होते अशा त्या महाबलवान दोघांना त्याने उड़ले, त्यांना काहीच करता ये ना तथापि राम धैर्य संपन्न आणि शूर असल्यामुळे तो भ्याला नाही लक्ष्मण त्या मानाने बाल आणि रामाचा आसरा सुटलेला त्यामुळे भ्याला तो रामानुज रामाला दुःखाने म्हणाला वीरा पहा मी राक्षसाच्या ताब्यात जाऊन झालोय मला एकट्याला याच्याशी जोडून देऊन रामा तू मोकळा हो मला बळी म्हणून देऊन तू मनाला येईल तिकडे पळ थोडक्यात दिवसात तुला वैदेही मिळेल असे माझे मन मला सांगते आणि वाटवडलांची ही, काकूचा तुला लाभेल त्यावेळी रामा राज्यावर बसल्यानंतर माझे नित्य स्मरण ठेवावेस असे लक्ष्मण म्हणाला तेव्हा राम त्याला बोलला वीरा उगीच भयभीत होऊ नकोस तुझ्यासारखा वीर असा खचत नसतो हे बोलणे चालले असताना तुक्रूर महाबहु, दानव श्रेष्ठ कबंध राम लक्ष्मण भावानं म्हणाला विशाल खांदे असलेले महान खडगे आणि धनुष्य ह्या धारण करणारे तुम्ही दोघे कोण आहात या भयंकर प्रदेशात तुम्ही दैव योगानेच माझ्या डोळ्यापुढे आलात येथे तुमचे काम काय तुम्ही दोघे येथे कशासाठी आलात मी भूकेने व्याकुळ होऊन येथे बसलो होतो तो, तो तुम्ही दोघे येथे आलात टोकदार शिंग असलेल्या बैलाप्रमाणे तुम्हा दोघांच्या हाती धनुष्य बाण खडग आहे तुम्ही अगदी त्वरेने माझ्याकडे आलात आता तुम्हाला जीवित लाभणे कठीण आहे दुरात्म्या कबंधाचे हे शब्द ऐकून राम सुखलेल्या तोंडाने लक्ष्मणाला म्हणाला सत्याचरणी लक्ष्मणा हे तर पराकाष्ठेचे मोठे संकट आले प्रियला प्राप्त न करताच आपल्या जीवाचा शेवट करणारे हे संकट आले लक्ष्मणा सर्वच भूतांच्या बाबतीत काळाचे बळ फार मोठे नरव्याघ्रा पहा तू मी आपणा दोघांना संकटाने काही सुचे केले लक्ष्मणा कोणाही प्राणीमात्रांच्या बाबतीत दैवाला कसलाही भार नाही माणसे कितीही शूर बलसंपन्न रणांगणात अस्त्रे चालवण्यात निष्णात असून त्यांना काळाने घेरले की वाळूच्या फुलांसारखी ते गळून पडत <coughs> दृढ सत्याचरणी महायशवंत प्रतापी दाशर्थिन्यासे बोलताना लक्ष्मणाकडे पाहिले आणि त्या महापराक्रमी पुरुषाने स्वतःच स्वतःच्या मनाला आवरून स्थिर केले अरण्यकांडाचा सर्ग, e समाप्त